ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने व्हा अध्याय दुसरा प्रश्र इत्यादी मनुचा पाच पुत्रांचा वंश शुक म्हणाला अशा प्रकारे जेव्हा सुध्युम्न वनात गेला तेव्हा वैवस्वत मनुने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यंत तपश्चर्य केली त्यानंतर त्यांनी संतान प्राप्तीसाठी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्यासारखेच दहा पुत्र प्राप्त केली त्यापैकी सर्वात मोठा इक्ष्वाकू होता त्या मनुपुत्रापैकी एकाचे नाव प्रसिद्ध होते त्याला गुरु वशिष्ठांनी गायीचे रक्षण करण्यासाठी नेमले म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने विरासनात बसून गायीचे रक्षण करीत असे एके दिवशी रात्री पाऊस पडत होता त्यावेळी गायींच्या गोठ्यात एक वाघ घुसला त्याला भिवून झोपलेल्या गायी उठून उभ्या राहिल्या त्या गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या बलवान वाघाने एका गायीला पकडले ते अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागले तिचा तो आक्रोश ऐकून प्रशद्रह गायीजवळ धावत गेला रात्रीची वेळ आणि त्याच ढगानी आच्छादल्यामुळे तारेसुद्धा दिसत नव्हते त्याने हातात तलवार घेऊन अजांत्यपणेचं वाघ समजून वेगाने गायीचे शिर उडवले तलवारीच्या टोकानी वाघाचा सुद्धा कान तुटला रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तिथून निघून गेला शत्रुदमन प्रशाला वाटले वाघ मेला परंतु सकाळी त्याने जेव्हा गायीलाच मारलेली पाहिले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले प्रक्षेद्रांनी जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरीसुद्धा कुलपुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस क्षुद्र होशील गुरुदेवाचा शाप प्रश्रांनी हात जोडून स्वीकारला आणि यानंतर त्याने मुनींना प्रिय असणारी नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केली सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितशी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परमविशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला त्याची सर्वांविषयीची आसक्ती नाहीशी झाली सर्व प्रती शांत झाल्या इंद्रिय वश झाली तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता दैववशात जे काही प्राप्त होत असे त्यावरच तो आपला जीवननिर्वाह करीत असे तू आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधीस्थच राहत असे तो वेळा आंधळा अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे अशा प्रकारे राहणाऱ्या त्यांनी एकदा वनात भडकलेला वनवा पाहिला मननशील प्रसिद्ध राणी आपला दिह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्माला प्राप्त झाला मनुचा सर्वात लहान पुत्र कवी नावाचा होता विषय भोगाबाबत तो अत्यंत निष्प्रय होता राज्य सोडून तो आपल्या बंधू बरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदय ससनावर विराजमान करून किशोर अवस्थेतच तो परमपदाला प्राप्त झाला मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले ते मोठे भक्त धर्मप्रेमी व उत्तर भागाचे रक्षण करणारे होते द्रष्टाचे धारष्ट नावाचे क्षत्रिय झाले या शरीरानेच शेवटी ते ब्राह्मण झाली मृगाचा पुत्र सुमती त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसु होता वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र वोघवान ओघवानाच्या पुत्राचे नावसुद्धा वोघवानच होते ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती तिचा विवाह सुदर्शनाशी झाला मनुपुत्र नरिशंता पासून चित्रशील त्याच्यापासून वृक्ष वृक्षापासून मिढवान मिढवानापासून त्याच्यापासून इंद्रशेनाची उत्पत्ती झाली इंद्रशेनापासून सत्यस्रवा सत्यस्रवापासून उरुस्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली देवदत्ताचा अग्निवेश नावाचा पुत्र झाला तो स्वत भगवान अग्निदेवच होता तोच पुढे कानिन आणि महर्षी जातू नावाने प्रसिद्ध झाला परीक्षिता ब्राह्मणाचे वेशायन नावाचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले अशा प्रकारे नरिशंताच्या वंशाचे मी वर्णन केले आता दिष्ठाचा वंश आहे दिष्ठाच्या पुत्राचे नाव नाभाग होते हा नाभाग दुसरा आपल्या कर्मामुळे तो वैश्य झाला त्याचा पुत्र होता भलंदन आणि त्याचा वस्त्रप्रीती वस्त्रप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला प्रमतीचा खनित्र खन्नित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविशती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 आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्मण तृप्त झाले होते त्यात मरुद्गण अन्न वाढणारी आणि विश्वे देव सभासद होते मरुताच्या पुत्राचे नाव दम होते दमाचा राजवर्धन त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर पुत्र झाला नरापासून केवल केवलापासून बंधुमान बंधुमानापासून वेगवान वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता अप्सरा अप्सरामधील श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याला वरली तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि ईडविडा नावाची एक कन्या झाली मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन ईडविडेपासून कुबेराला जन्म दिला त्रणबिंदूला विशाल शून्यबंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले त्यापैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्यांनी वैशाली नावाची नगरी बसवली विशालाचा हेमचंद्र हेमचंद्राचा धुम्राक्ष धुम्राक्षाचा संयम आणि संयमाचे क्रशास्व व देवज असे दोन पुत्र झाले क्रशास्वाच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते त्यांनी अस्वमेध यज्ञाने यज्ञपती यत्न्या भगवंताची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली सोमदत्ताचा पुत्र सोमती आणि सोमतीचा जनमेजय झाला हे सर्व तृणबिंदूची कीर्ती वाढवणारी विशाल वंशातील वा राजे झाले या ठिकाणी या ठिकाणी दुसरा अध्यायी समाप्त झाला